स्कंध सातवा अध्याय चौदावा त्रिशंकुला स्वर्गप्राप्ती आणि हरिश्चंद्र राजाला पुत्रप्राप्ती विश्वामित्र ऋषीनी राजाला शापमुक्त कसे करावे आणि राजाला स्वर्गाप्रत कसे पोहचवावे याबद्दल खूप विचार केला त्यांनी एक मोठा यज्ञ करायचे ठरवले सर्व यज्ञ सामग्री त्यांनी जुळवली आणि ब्राह्मणांना निमंत्रणे दिली अशा प्रकारे यज्ञाची सिद्धता झाली असता ही वार्ता वशिष्ठ मुनींना समजताच त्यांनी यज्ञास उपस्थित राहण्यापासून इतर सर्व ऋषी मुनी परावृत्त केले त्यामुळे हा प्रकार लक्षात येताच महर्षी विश्वामित्र अत्यंत दुखी होऊन उदास झाला अखेर तो त्रिशंकूकडे गेला आणि त्याला म्हणाला हे राजेंद्रा वशिष्ठांनी ब्राह्मणा परावृत्त केले त्यामुळे माझ्या यज्ञास कोणीही ब्राह्मण आले नाही पण तरीही तू चिंता करू नकोस आता तू माझे तपस सामर्थ्य किती आहे हे पहाच मी तुला याच देहाने स्वर्गलोकात लोकात पोहोचवतो आणि तुझी इच्छा पूर्ण करतो असे बोलून विश्वामित्र हातात उदक घेऊन उभे राहिले आणि आपण केलेल्या गायत्री जपाचे सर्व पुण्य त्यांनी राजाला दिले आणि पुण्यदानाचे उदक राजाच्या हातावर सोडून ते म्हणाले हे राजश्रेष्ठा बराच काल गायत्री जप करून मी जे पुण्य प्राप्त करून घेतले आहे ते तू घे आणि अत्यंत समाधानाने तू यथेष्ट स्वर्गारोहण कर तेथील अमरावती नगरीत जाऊन तू तु तु तुझे मनोरून घे हे राजा तुझे कल्याण हो महर्षी विश्वामित्रांचे हे भाषण पूर्ण होताच त्या ऋषींच्या तपससामर्थ्यामुळे राजा त्रिशंकू अत्यंत वेगाने तेथून उडाला आणि एखाद्या पक्षाप्रमाणे स्वर्गाकडे उंच जाऊ लागला अशा प्रकारे अवकाशात संचार करीत करीत तो अमरावती नगरीप्रत परत येऊन पोहचला विश्वामित्रांच्या सामर्थ्याने राजा स्वर्गात आला असा अकल्पितपणे कोणी एक चांडाल अत्यंत मलिन स्वर्गात येऊन प्राप्त झाल्याबरोबर देवलोकात गडबड उडाली त्याने सत्वर इंद्राकडे प्रयाण केले सर्व इंद्राला म्हणाले हे पुरंदरा आकाश स्वर्गाप्रत येणारा हा कुणीतरी चांडाळ असून आम्हाला त्याचे दर्शन अगदी असह्य झाले आहे त्याच्याकडे नुसते ही आम्हाला दुःखदायक आहे हे, हे देवांचे भाषण ऐकताच इंद्र त्वरेने उठला आणि सत्वर तेथे आला तो अधम अवस्थेतील चांडाळ त्याच्या नजरेस पडला इंद्राने त्याला सत्वर ओळखले आणि त्याने त्रिशंकूची अत्यंत निर्भत्सना केली अत्यंत रागाने इंद्र त्याला म्हणाला हे निंद चांडाळा अरे तुझ्यासारख्याला स्वर्ग योग्य नसताही तू या देवलोकात का प्राप्त झालास तू अत्यंत त्वरेने परत भूमीवर जा तुला स्वर्गात वास्तव्य करता येणार नाही कारण तू चांडाळ असून तुझी येथे येण्याची योग्यता नाही असे इंद्राने राजाला सांगितले आणि त्याला स्वर्गातून ढकलून दिले तेव्हा स्वर्गापासून च्यूत झालेला त्रिशंकू वेगाने भूमीकडे येऊ लागला खाली पडत असताना तो म्हणाला हे विश्वामित्रमुने मला स्वर्गातून घालवून दिले असून आता आपण माझे रक्षण करा मी अत्यंत दुःख विव्वल झालो आहे हे मुनी श्रेष्ठ मला वाचवा खाली येत असता राजाने राजाचा आक्रोश कानी पडताच विश्वामित्रमुनी लगेच म्हणाले हे राजा निश्चिंत मनाने तेथेच थांब तेव्हा विश्वामित्रांचे हे शब्द कानी पडताच त्या महर्षीच्या तपससामर्थ्यामुळे त्रिशंकू च्यूत झाला असताही आकाशात अधांतरी तरंगत तर विश्वामित्राने विचार केला आणि आपल्यावर उपकार करणाऱ्या राजा करता त्याने प्रतिसृष्टी निर्माण करण्याचे ठरवले दुसरी सृष्टी आणि दुसरा स्वर्ग निर्माण करण्याचा निश्चय करून त्याने उदक घेतले त्याने भगवतीसाठी यज्ञ करण्यास सुरुवात केली त्रिशंकूसाठी प्रतिस्वर्ग आणि प्रतिसृष्टी निर्माण करण्याचे विश्वामित्राने ठरविलेले आहे हे समजल्यावर देवराज इंद्र चिंतेत पडला तो शचीपती पती खरोखरच घाबरून गेला इंद्र त्वरेने विश्वामित्राकडे आला त्याने नम्रतापूर्वक विचारले हे महाभाग्यवान मुने आपण का हे काय अरमले आहे आपणाला इतके क्रुद्ध होण्याचे काय कारण आहे हे, हे महर्षे आपण प्रतिसृष्टी निर्माण करण्याचा विचार सोडून द्या मी आपले कोणतेही मनोरथ पूर्ण करण्यास तयार आहे इंद्राचे ते भाषण ऐकून विश्वामित्र उत्तरले हे इंद्रा स्वर्गापासून ढळल्यामुळे राजा त्रिशंकू अत्यंत दुःखी झाला आहे तेव्हा त्याचे निवारण होण्यासाठी आपण आदराने आणि प्रेमाने त्रिशंकूला स्वर्गप्राप्त करून जा विश्वामित्र मुनी अत्यंत निश्चयाने म्हणाले इंद्राने खूप प्रयत्न करूनही विश्वामित्र आपल्या निश्चयापासून परावृत्त होईनात अखेर विश्वामित्रांचे तपसामर्थ्य जाणून प्रतिसृष्टीपासून निर्माण होणारे भय लक्षात घेऊन विश्वामित्रांच्या उग्र तपोवलाने इंद्रदिन झाला आणि विश्वामित्रांचे मागणे त्यांनी मान्य केले अवकाशात स्थिर असलेल्या त्रिशंकूचा देह इंद्राने दिव्य केला आणि त्रिशंकूला एका शुभविमानात बसून विश्वामित्रांचा निरोप घेऊन इंद्र स्वर्गात परत गेला आपल्या तपोबलाने त्रिशंकूला स्वर्गप्राप्ती करून दिल्यावर विश्वामित्राला अत्यंत समाधान वाटले आणि ते आपल्या आश्रमात येऊन सुखाने कालक्रमण करू लागले विश्वामित्राने आपल्या तपस सामर्थ्याने शापमुक्त करून आपल्या पित्याला यथेच्छी बातमी हरिश्चंद्राला समजताच त्याला अत्यंत आनंद झाला आणि समाधान वाटले आणि तो अत्यंत धर्मतत्परतेने आचरण करून सुखाने राज्य पट्टरावर त्याचे अत्यंत प्रेम असल्यानेच तो तिच्या बरोबर सुखा संसार सुखोपोगात मग्न असे बरेच दिवस निघून गेले पण राजाला पुत्रप्राप्ती झाली नाही त्या स्त्रीच्या पोटी संतान होण्याचे कुठलेही लक्षण आढळलेला ना। तेव्हा हरिश्चंद्र राजा निर्माण झाली सर्व ऐश्वर झालेला अवस्थेत असताना तो विचारपूर्वक वशिष्ठ गुरुंच्या आश्रमात गेला वशिष्ठ मुनींना विनम्र भावाने प्रणाम करून हात जोडून तो उभा राहिला तो म्हणाला हे महर्षे सर्व सुखी असूनही अपत्य संभवाचे लक्षण मला दिसून येत नाही त्यामुळे मी अत्यंत शोकमग्न झालो आहे हे मान्य हे धर्म असून आपले अद्भूत आहे आपण मंत्रविद्या जाणत आहात आपण दैवज्ञही आहात सांप्रत मला पुत्रप्राप्ती पुत्र व्हावी म्हणून काय करावे अथवा कोणता यज्ञ करावा ते सांगा हे ब्राह्मण श्रेष्ठा आपण सर्व काही विधितच आहे अनपत्य उत्तम गती नाही। हे धर्मवचन मुश्रेष्ठा हे, हे येथेच पाहना आपल्या पिलांचे लाडपूर असलेल्या या चिमण्या खरोखरच धन्य आहेत पण मी मात्र दुर्भागी असून दिवस रात्र दुःखाने एकसारखा तळमळतो आहे पुत्रा विषयी चिंता करीतच काळ काढित आहे हे वशिष्ठ गुरु आपणाला हे योग्य आहे असे वाटते काय सांगा राजाचे व्याकुळ भाषण ऐकून वशिष्ठ मुनीही चिंताग्रस्त झाले राजाचे दुःख जाणून ते विचार करू लागले ते राजाला म्हणाले हे अयोध्या तुझे बोलणे योग्य आणि सत्यच आहे खरोखरच जगात या दुःखाशिवाय दारुणाचे दुःख नाही अनपत्य पुरुषाचे दुःख आहे। सर्व संसारातले हे महादुख आहे हे तर खरेच हे राजा पुरांचा कर, कर तो तुला पुत्र प्राप्त करून देईल संतान देण्यासाठी वरुणापेक्षा दुसरा कोणताही देव जास्त श्रेष्ठ नाही म्हणून हे धर्मपरायणा तू वरुणाचीच आराधना कर म्हणजे तुझे मनोरथ सफल होईल या बद्दल विश्वास ठेव दैव बलवत्तर असले तरी माणसाने दैवाबरोबरच प्रयत्ना पाहिजे माणसाने उद्योग केला नाही तर कार्य कसे सिद्धीच जाणार या करता प्राज्ञ पुरुषांनी कार्यसिद्धीसाठी उद्योग केला पाहिजे पण तोही न्यायाने न्याया करावा हे नृप्रेष्ठा उद्योग केला तरच कार्यसिद्धीच जाते नाही तर कार्यसिद्धी होत नाही आपल्या महा तेजस्वी अशा वशिष्ठ गुरुंचे भाषण ऐकल्यावर हरिश्चंद्र राजाने गुरुला नम्रतापूर्वक प्रणाम केला आणि वरुणाला प्रसन्न करून घेण्याचा राजाने निश्चय केला तेथून निघून राजा गंगेच्या तीरावर आला त्याने एक शुभ असे स्थान शोधून काढले तेथे जाऊन शुचिरभूत होऊन राजाने पद्मासन घातले आणि तो अत्यंत दारुण तप करू लागला वरुणाचे चिंतन करीत तो ध्यानस्थ बसला अशा प्रकारे आपले कृपादर्शन दिले त्यानंतर तो जलचरांचा अधिपती वरुण म्हणाला हे राजेंद्रा हे धर्मज्ञा मी तुझे हे घोर तप अवलोकन करून तृप्त झालो आहे अत्यंत संतुष्ट होऊन मी तुला वर देतो आहे तेव्हा तुझे इच्छित असेल तो वर माग वरुण प्रसन्न झाल्याने राजाला अत्यानंद झाला तो वरुणाला म्हणाला हे सुरेश्वरा मला अपत्य नसल्याने मी अत्यंत दुःखी आहे पुरुष मुक्त होत नाही असे शास्त्र सांगते तेव्हा उत्तम गती प्राप्त व्हावी म्हणून मला आपण सुखदायक पुत्र प्राप्त करून द्या केवळ ऋणमुक्त होता यावे म्हणून मी आपली प्रार्थना करीत आहे विनापत्ये असल्याने दुःप झालेल्या त्या राजाचे भाषण ऐकून वरुण समाधानाने हसला आणि म्हणाला हे राजा जर तुला सर्व गुण संपन्न सुलक्षणाने युक्त असा तुझ्या मनाप्रमाणे अत्यंत उत्कृष्ट पुत्र प्राप्त झाला तर तू माझ्यासाठी प्रिय असे काय करशील हे राजा मी तुला योग्य सांगत आहे तुला पुत्र झाल्यावर तू कसलीही शंका मनात न बाळगत्या त्या सुपुत्राला पशु कल्पून तू माझे यजन करण्यास सिद्ध झालास तर मी तुला पुत्रप्राप्तीसाठी योग्य वर देतो त्यावर निश्चयाने राजा म्हणाला हे देवा केवळ वंध्यत्व नको म्हणून मला पुत्र हवा आहे तू खरोखरच विश्वास ठेव पुत्रप्राप्तीनंतर त्या पुत्राला पशु समजून मी निश्चिंत मनाने तुझे यजन करीन हे देव मान्या निपुत्र राहिल्याने केवढे दारुण दुःख भोगावे लागते ते मी भोगले आहे आणि अनुभवाने ते मला असंही वाटत आहे म्हणून माणसाच्या शोकरूप अग्नीचे निवारण करील असा सुलक्षणी पुत्र मला दे। राजाचे देशपूर्वक भाषण ऐकून वरुण म्हणाला हे राजा हे जर तू खरे बोलत असशील आता माझ्या समक्ष तू जे बोललास ते जर सत्य करणार असशील तर निश्चिंत मनाने तू घरी परत जा तुला सुंदर पुत्र होईल हे मी सत्य सांगतो राजा वर वरप्राप्तीमुळे संतुष्ट होऊन घरी गेला आणि आपल्याला मिळालेल्या वरप्राप्तीची वार्ता त्याने आपल्या प्रिय अशा पट्टराणी सांगितली पट्टराणी धर्मपत्नी आणि महापतिव्रता अशी ती शिबीराजाची कन्या हिला काही कालानंतर गर्भ राहिला तिला डोहाळे लागल्याचे ऐकून राजाला परमानंद झाला राजाने यथाविधी गर्भसंस्कार केले नंतर दिवस पूर्ण भरताच तारा ताराबल आणि बलाने शुभ अशा दिवशी राणीला देवासारखा सुस्वरूप पुत्र झाला पुत्रप्राप्तीमुळे राजाला आनंद झाला नंतर होऊन राजाने जातकर्म केले पुष्कळ दाने दिली पुत्र झाल्याच्या आनंदाने राजाने पुत्र जन्मोत्सव केला गायन वाद्यांची गडबड उडवून दिली सर्व प्रकारची दाने केल्यामुळे त्याला धन्य धन्य वाटले अध्याय चौदावा समाप्त